पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंतर पांडुरंग वर्धमान नावाच्या एका शहरात एक श्रीमंत व हरतरेचा व्यापार करणारा दंतील नावाचा व्यापारी राहत होता राजकार्य आणि लोककार्य ही दोन्ही केल्यामुळे तो त्या नगरात सर्वांना प्रिय होता त्याच्या चातुर्याच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत राजा व प्रजा या दोघांनाही संतुष्ट ठेवणारा मनुष्य विरडात दंतीला घरी एकदा लग्न निघाले लग्नात प्रत्येकाला योग्य तो मान व देणग्या देऊन त्याने सर्वांना संतुष्ट केले लग्नानंतर राजालाही सन्मानपूर्वक आमंत्रण करून तो राजाला अंतःपुरात घेऊन गेला व त्याने त्याची यथोचित संभावना केली राजाबरोबर गोरंभ नावाचा एक हुद्र्या होता परंतु समारंभात भांत्यात जागी जाऊन बसल्यामुळे त्याला तेथून हुसकावून लावले होते गोरंभाला ही गोष्ट फार लाभली त्या अपमानामुळे त्याला झोपही नाशी झाली विचार करता करता त्याच्या मनात आले तूर्त तरी दत्तीलावर सूड घेण्याची आपल्याला संधी नाही मग एवढे जीवाला कशाला लावून घ्यायचे नाया फोडण्यासाठी कढईत टाकलेले धान्य टनटण उडले तरी त्यामुळे कढईला काही कपायप होत नाही तसेच आपले अपमानाचे शल्य मनाला लावून घेऊन काय फायदा काही दिवसांनी गोरंभ राजमहार झाडण्यासाठी गेला असता राजा अर्थवत गुंगीत तेथे झोपला होता त्यावेळी राजाला ऐकू जाईल अशा तरीने तो फुटला राणीला अलिंगन देण्याचा दंतील धीट झाला राजा हे वाक्य ऐकून खडखडून दागा झाला आणि त्याने विचारले काय रे काय का बडबड आहे तुझी गोरंभ दीनवाणीने आणि अजिजीने म्हणाला काल रात्री प्रत्येक वेळेस बसलो होतो त्यामुळे झोप अपुरी झाली त्या गुंगीतच मी काहीतरी बडबडलो महाराज परंतु राज्याचे समाधान झाले ना नाही तो काहीसा मत्सरग्रस्त झाला त्याच्या मनात आले काही लोक आपल्या मनातले अस्पष्ट विचार अर्धवट जागेपणे बोलून दाखवतात शिवाय दंकीलाचा राजवाड्यात प्रवेशही आहे गोरंब बघडला आहे खरे कशावरून नसेल मनी वरसे ते स्वप्ने दिसेल स्त्रीचरित्र असते ती एकाला गोडभाषणाने वश करते तर दुसऱ्याला नेत्राभिनयाने नादी लावते परंतु तिच्या हृदयात मात्र तिसराच कोणीतरी असतो असले हे स्त्री अग्नीला इंधन समुद्राला पाऊस तसेच स्त्रियांना पुरुष कधीच पुरे पडत नाही। स्त्रिया चरित्र राहतात त्या केवळ परपुरुषाचा वासही लागण्याची संधी न मिळाल्यामुळे संधी मिळाली तर कुटुप अगरसू स्वरूप योग्य किंवा अयोग्य म्हातारा किंवा तरुण हा भेदाभेद त्या मानित नाहीत त्यांच्यावर विश्वासून राहणाऱ्या पुरुषाला त्या त्यांच्या शेल्याच्या पदरा इतकीही किंमत देत नाही असा विचार करून राजाने वैतागाने धमकीराला दारा देण्याची बंदी केली आणि राजवाड्याच्या दारातच त्याला अडविण्याचा हुकूम देऊन ठेवला जेव्हा दंतील दरबारात आला आणि राजाच्या आज्ञेवरून दारातच त्याला अडवले तेव्हा त्याला अतिशय आश्चर्य वाटले आपणाला का अडविले याचा तो विचार करू लागला पैसे मिळाल्यावर कोणाला गौरवत नाही विषयी माणसाच्या आपत्ती कधी नाहीशा झाल्या आहेत किंवा स्त्रीकडून अपमान करून घेण्याचा प्रसंग कोणावर येत नाही आणि राजाचा तरी विश्वास कोणी कधी धरला आहे तसेच यमाच्या आधीन कोण नाही आणि दरिद्री माणसाचा गौरव तरी कोण करील किंवा दुष्टांच्या जाळ्यातून कोण सुखरूप सुटलं आहे कावळ्यापासून शुद्धतेची किंवा जुगाऱ्यापासून सत्याची आणि सर्पापासून क्षमेची अपेक्षा करणे किंवा स्त्रीला कामशांती छंढाला धैर्य अथवा दारुड्याला तत्वज्ञान हे जसे अशक्य त्याप्रमाणे राजाला मित्र हे वदतो व्याधाटाचे उदाहरण आहे मी राज्यातल्या अगर त्याच्या कोणत्याही सेवकाचे काहीच वाईट केले नाही किंवा त्यांचे वाईट चिंतिलेही नाही असे असताना मला दरभारा देण्याची असा विचार करीत असताना गोरंभाने त्याला पाहिले आणि त्याच्या दुःखावर डागण्या देण्यासाठी तो मुद्दाम म्हणाला अरे पहाकर्यां कोण आहे ते तुम्हाला माहीत नाही काम महाराजांचे परमप्रिय व राजकारणात धुंधळ असे हे दंतील महाशय यांना तुम्ही दवेश देत नाही तुम्हाला नोकरी नको हे वाटते गोरंभाचे हे कृषीक बळणे ऐकून दंतीलाच्या मनात आले हफड्याला दरबारा देण्याची बंदी केली ती गोरंबाच्या कारस्थानावरून तर नाही ना राजसेव कितीही क्षुद्र असला तरी तो समर्थाच्या घरचे आहे त्याला योग्य तो मान दिला पाहिजे क्षीन्न अंतरकारणाने टाकीत तो आपल्या घरी आला आणि यावर उपाय म्हणजे गोरंभाला हाताशी घ्यायला हवे असा विचार करून त्याने गोरंभाला आपल्या घरी बोलाविले गोरंभा आल्यावर त्याला बहुमोल वस्त्र आणि नजराणा देऊन त्याचा राग शांत करण्यासाठी तो गोरंभा माझे आमच्या येथे समारंभ झाला त्यावेळी तू भंत्या दारी लावून बसलास म्हणून तुला तिथून उठ असे मला म्हणावे लागले तुझा अपमान व्हावा अशी माझी इच्छा नव्हती गोरंबाला दंतिलांनी दिलेल्या बहुमूर दिंडीमुळे जणू स्वर्ग हाती आला असे वाटले आणि मोठ्या खुशीत येऊन तो म्हणाला महाराज मला क्षमा करावी तुम्हाला पुन्हा दरबारात प्रवेश मिळेल अशी व्यवस्था मी करतो असे म्हणून गोरंभ लिहून गेला क्षुद्र माणसांचे मानापमानही क्षुद्रच असतात त्यानंतर थोड्याच दिवसांनी योग्य समय पाहून गोरंभ राजाला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला अहो काय आश्चर्य शौच्याच गेल्यावर देखील खात असतात हे शब्द ऐकून राजा एकदम चमकला आणि त्याने गोरंबाला चांगलेच खडसावून विचारले काय बडबड लावली आहेस तू गोरंब दीनवाणीने म्हणाला रात्री बराच वेळ प्रत्येक खेळत होतो त्यामुळे पुरेशी झोप मिळाली नाही आता बसल्या बसल्या डुळकी लागली तेव्हा झोपेतच मी काहीतरी बडबडलो असेल महाराजांनी मला लक्ष मातावी गोरंबाचे बोलणे ऐकून राजाच्या मनात विचाराला गोरंबाच्या झोपेतल्या बडबडण्यावर विश्वास ठेवून दरबारात येण्यास बंदी करण्यास आपण फारच घाई केली त्याला परत बोलावून त्याचा योग्य तो सन्मान केला पाहिजे नंतर राजाने दंतराला सन्मानपूर्वक परत दरबारात आणले म्हणून म्हणतो मन की राजव कितीही हलका असला तरी त्याची अवहेलना करू नये गोष्ट ऐकून संजीवक म्हणाला ठीक आहे तुझे म्हणणे मला मान्य आहे आणि तो दमनका बरोबर दरबारात जायला तयार झाला जमानक संजीवकाला घेऊन पिंगलक सिंहाकडे आला व महाराजांनी संजीवकाला आपल्या कृपाक्षेत्राखाली घ्यावे अशी विनंती केली पिंगलक आपल्या पंढ्याने संजीवकाची पाठ थोकीत त्याला म्हणाला हे माझ्या उदव्या हाताशी पै आणि त्याचा बहुमानपूर्वक सन्मान करून त्याला आपल्या दरबारात समाविष्ट केले त्याचा सगळा वृत्तांत विचारून घेऊन त्याने सतत आपल्या बरोबरच राहावे अशी व्यवस्थाही केली त्यानंतर परिवारातील सर्व मंडळींसह हो। यमुनेच्या काठी जाऊन सहान भूक भागवून तेथेच संजीवकाच्या सान्निध्यातो राहू लागला संजीवकही आपल्या नव्या मित्राजवळ राहून त्याला आपण शिकलेल्या वेगवेगळ्या शास्त्रांची माहिती देऊ लागला दिवसेंदिवस संजीवक व पिंगलप यांचा इतका वाढला त्या दोघांच्या बैठकी चालू असताना दमनप व कर्टक यांनाही प्रवेश मिळेल असा झाला हे पाहून पिंवरकाचा परिवार वठलेल्या वृक्षावरील पक्षांप्रमाणे पांगला दिला नोकर झाला म्हणून काय झाले आपला संसार चालावा म्हणून पैशासाठी नोकरी करतो परंतु पगार वेळेवर मिळेल झाला तर तो एक सोडून दुसरी धरतो बळी तो कामपिळी हे आहे शंकराच्या वेळात राहणारा सर्प गणपतीचे वाहन जो उंदीर त्याला खाऊ पाहतो तर त्याच सर्पाला कार्तिकेयाचे वाहन मोर पकडू पाहत असतो आणि पार्वतीचे वाहन सिंह गणपतीने लक्ष ठेवून असतो अशी अवस्था जर प्रत्यक्ष विचारायलाच नको दमन व पर्यटक या परिस्थितीवर काय तोड काढावी ज्याचा विचार करू लागले कर्यटक म्हणाला संजीवकावर लुभ्र होऊन पिंगलग राज्याकडे कर लक्षच देत नाही आता काय करावे जो राजा मंत्र्याचा सल्ला मानित नाही त्याचा नाश झाला तर दोष मंत्र्यावर नाही उन्मार्ग गामी राजा किंवा मदोन्मत हत्ती हे वाहवत गेले तर तो दोष त्याचा मंत्री अग्र माहूत यांचा आहे गवत खाणाऱ्या संजीवकाला तू महाराजांच्या जवळ आणून स्वतःच्या पत्रात निखारात बांधून घेतला आहे आरोप कबूल दमनक म्हणाला भेंड्यांच्या टकडी सापडलेला टोल्हा किंवा आषाढूतीच्या भानगडीत निरपराधी माणसाला ही शिक्षा भोगावी हो लागली तसेच आहे हे कसे पर्यटकाने विचारले दमनक म्हणाला आई